पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील फुलाचा प्रयोग प्रकरण पहिले दोघांचा बळी त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती नवीन राजा गादीवर आला होता तो राजा तरुण होता उदार होता आपला देश भरभराटावा सुखी व्हावा असे त्याला वाटत होते इतर देशांचे कारभार कसे आहेत त्या, त्या देशातून काय काय विशेष गोष्टी आहेत ते सारे पावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला त्याने राज्याची सर्व जबाबदारी दोन प्रधानांवर सोपवली होती राज्यक्रांतीच्या वेळेस या दोन प्रधानांना लोक देवाप्रमाणे मानित त्यांच्या नावाचा जे जेकार केला जाई किती त्यागी किती थोर त्यांची देशभक्ती असे सारे म्हणत परंतु आता पूर्वीप्रमाणे लोकांची श्रद्धा त्यांच्यावर राहिली नाही समाजात काही मत्सरी लोक असतातच अशा मत्सरी लोकांनी त्या दोन प्रधानांच्या विरुद्धसारखी मोहीम सुरु केली हे प्रधान स्वार्थी आहेत मानासाठी हपापलेले आहेत राजाला यांनीच प्रवासासाठी पाठविले यांना सर्व सत्ता स्वतःच्या हाती घ्यावायची आहे कसली देशभक्तीनी कसले काय अशा प्रकारच्या विषारी प्रचार त्यांनी सुरु केला सभातून वर्तमानपत्रातून खासगी बैठकीतून एकच सुर ऐकू येऊ लागला लोक चंचल असतात ते आज एखाद्याची पूजा करतील उद्या त्याचीच कुतरओ करतील ते आज जय करतील उद्या शिव्या शाप देतील आज उंचावर चढवतील उद्या खाली ओढतील आज फुलांचे हार घालतील उद्या दगड मारतील दुनिया झुकती आहे वाला चाह लोकांना जसे वळवावे तसे ते वळतात अग्निने सुंदर स्वयंपाक करता येतो आगाही लावता येते लोकांना शांत ठेवता येते त्यांना प्रक्षुब्धही करता येते पाणी शांत असते परंतु जोराचा वारा सुटला तर तेच पाणी प्रचंड लाटांचे रूप धारण करते मोठमोठ्या बोटीही मग त्या लाटांसमोर टिकू शकत नाहीत त्याप्रमाणे शांत राहणारी जनता कोणी एखाद्या गोष्टीचा तुफानी प्रचार केला तर खवरते ती मग आवरता येत नाही राजधानीतील लोह त्या दोन विरुद्ध फारच भिथरले एके दिवशी सायंकाळी विराट सभा झाली द्वेषाची आग पाखडणारी भाषणे झाली प्रधानांच्या घराकडे त्यांनी मोर्चा वळवला मारून टाका हे प्रधान स्वार्थी बेटे देशभक्त म्हणून मिरवतात तुकडे तुकडे करा आग लावा त्यांच्या बंगल्यानं असे ओरडत प्रक्षुब्ध जनता निघाली एका प्रधान घरात सापडला दुसरे कोटे आहे परंतु आहे त्याची तर उडवा चटणी जो प्रधान सापडला तर लोकांनी फरा फरा ओडीत आणले कोणी दगड मारले कोणी ढिपळे मारली कोणी हात तोडला कोणी पाय तोडला हाल हाल करून त्या प्रधानाला मारण्यात आले त्याचे डोके भाल्यावर रोवून ते मिरवण्यात आले देशद्रोह्यांना असे शासन हवे स्वार्थी लोकांनाही बक्षीस मिळते असे गरजत लोक गेले परंतु तो दुसरा प्रधान कोठे आह राजधानीतील काही विचारी माणसांनी एक पत्रक काढले एका प्रधानाचा लोकांनी स्वक्षमोक्ष लावला आता दुसऱ्याचा सूड घेण्यास ते अधीर झाले आहेत परंतु हा खरा मार्ग नव्हे प्रधानांची न्यायासनासमोर चौकशी होऊ दे जर ते दोषी ठरले त्यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले तर त्यांना होऊ दे शिक्षा आता दुसऱ्या प्रधानास न्यायासनासमोर उभे करा होय हे बरोबर आहे या दुसऱ्याची चौकशी करूया सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत त्यांचे इथं साक्षीदार कोण आहेत हेही कळेल त्यांचाही नायनाट करता येईल असे लोक म्हणू लागले हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात थे याव व न्यायाधीशांनी त्यांची चौकशी लवकर करावी अशाही मागण्या लोकांनी सभातून केल्या त्या दुसऱ्या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आल स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली केव्हा येणार राजा राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळणार तर नाही ना खवळली तर या प्रधानास कसे वाचविता येणार तोड दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता इतक्यात कोणीतरी तेथे आले कोण होते ते समजायला मार्ग नव्हता त्या व्यक्तीच्या तोंडावरून बुरखा होता त्या अज्ञात व्यक्तीने त्या, त्या प्रधानाच्या हातात चिठ्ठी दिली काय होते त्या चिठ्ठीत आज रात्री आठ वाजता तुरुंगाच्या दरासमोर घोड्याची गाडी असेल त्यात तुम्ही बसा व शहराच्या दक्षिण दरवाजाकडे जा तुम्ही तेथे पोहोचताच दरवाजा उघडला जाईल आपण त्याच गाडीतून देशाबाहेर निघून जाऊ तो प्रधान विचार करू लागला घोड्याच्या गाडीतून जाणे धोक्याचे होते कोणी गाडी थांबवली तर कोणाला संशय आला तर परंतु प्राण वाचविण्याचा हाच एक मार्ग होता आलेली संधी घ्यावी पुढचे कोणाला कळणार तो प्रधान रात्र केव्हा होते व आठ केव्हा वाचतात याची वाट पाहत होता शेवटी एकदाचे आठ वाजले कोणीतरी कोठडीजवळ आले प्रधानाला त्या अज्ञात व्यक्तीने तुरुंगाबाहेर नेले तेथे ते पडदे सोडलेली गाडी होती प्रधान तीत बसला गाडी भरधाव निघाली रात्रीची आठ ची वेळ रस्ते गजबजलेले होते परंतु त्या गर्दीतून ही गाडी वेगाने जात होती गाडी दक्षिणेकडच्या दरवाजाकडे वळली तिकडे गर्दी कमी होती रहदारी कमी होती गाडी दरवाजाजवळ येऊन थांबली परंतु दरवाजा बंद तेथील पहारेकरी दरवाजा उघडी अरे दरवाजा लवकर उघड गाडीवान म्हणाला तसा हुकूम नाही पहारेकरी म्हणाला हुकूम नाही गाडीतून प्रधानाने विचारले नाही कोण आहे गाडीत पहाऱ्याकराने प्रश्न केला त्याची तुला उठा नको आधी दरवाजा उघड प्रत्येक क्षण मोलाचा जात आहे देशाचे काम आहे गाडीवान म्हणाला काहीतरी फितुरी दिसते कोण आहे गाडीत मी दरवाजा उघडणार नाही पहारेकरी जोराने म्हणाला आता काय करणार गाडीवानाने गाडी वळविली पुन्हा वेगाने हाकली परंतु दगा फितुरी पकडा अडवा गाडी असे तो पहारेकरी ओढून म्हणाला रस्त्याती लोकांनी ते शब्द ऐकले एक एका क्षणात ते शब्द शहरभर पसरले जनता खवळली लाखो लोकांचे थवे जमा झाले गाडी गर्दीतून वेगाने जाईना लोकांनी घोडे धरले गाडी थांबवली कोण आहे गाडीत लोक ओरडले अहो विचारता काय काढा पडदे कोणी म्हणाले गाडीचे पडदे ओढण्यात आले तो आत तो दुर्दैवी प्रधान अरे देशदोळी प्रधान पळून जात होता ओढा त्याला हाणा मारा तुकडे करा पळून जात होता पापाला पळून जाता येत नाही भरली त्याची गटका भरला पापांचा पेला मोठे देश देशभक्त खरा असता तर पळू बघताना ओडा त्याला खेचा त्या प्रधानाला हाल हाल करून मारण्यात आले त्याच्या शरीराचा लहानसा तुकडाही कोठे सापडला नाही तुकड्यांचे तुकडे तुकड्यांचे तुकडे केले गेले प्रत्येकाला सूड घेण्याची इच्छा होती लोकांची माणुसकी मेली होती क्रोधाने सूडबुद्धीने माणसाचा पशू होतो पशूही बरा कारण त्याला फार बुद्धी नसते परंतु बुद्धिमान मनुष्य पशु झाला तर फारस भयंकर ती गोष्ट दुनियेला तो शाप असतो तो प्रधान तो गाडीवान ते घोडे सर्वांचा फन्ना उडाला त्या गाडीला आग लावण्यात आली राक्षसी आनंदाने लोक नाचू गरजू लागले दोन्ही काटे निघाले परंतु त्यांचे साथीदार आता शोधले पाहिजेत बिमोड केला पाहिजे तरच नवीन राजा सुखी होईल नव्या राजाचा जे जे कार असो